वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे तिनावा पित्याच्या मरणाची ती शोकजनकवाणी भरताच्या तोंडून ऐकताच राघव राम बेशुद्ध पडला युद्ध दानू शत्रूने वज्र तसे भरताच्या तोंडून निघालेले भीषण वाचा त्या परंतपाला वज्रासारखी वाजली आणि वनात कुऱ्हाडीने फुलला वृक्ष तोडताच पडावा तसा दोन्ही बाहू पसरून राम भूमीवर कोसळला नदी तीरा धडका देऊन श्रमून झोपलेल्या हत्तीसारख्या भूमीवर पडलेल्या शोकव्या रामाला पाहून वैद्यही सह सगळे भ्राते रडू लागले आणि त्याच्या तोंडात त्याने पाणी शिंपडले त्याला शुद्ध आली तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले आणि तो काकुच्स करून वाणीने भराभर बोलू लागला आपले पिता महाराज स्वर्गाला गेले हे ऐकून तो धर्मात्मा भरताला धर्मयुक्त शब्दानी म्हणाला दैव नियोज येत गतीला गेले असताना आता अयोध्येत येऊन मी काय करणार राजश्रेष्ठ नाहीसे झाले आता पालन कोण अयोध्ये जन्म माझा त्या महात्माचे मी काहीही करू शकलो नाही ते माझ्या शोकाने निवर्तले मी त्यांचा संस्कारही केला नाही निष्पाप भरता अरे तू आणि शत्रुघ्न खरोखर धन्य तुम्ही पूज्य महाराजांचे सर्व औरध केलेत मुख्य पुरुष जेथे नाही राजा नसल्यामुळे अनेक जण जेथे पुढारी त्या अयोध्येला वनवासातून परतायचे म्हटले तरी मला जावेसे वाटत नाही परंत तात स्वर्गस्थ झाल्यानंतर वनवास संपून मी अयोध्येत गेलो तरी मला कोण शिकवेल माझी चांगली वर्तणूक बघून पूर्वी तात मला प्रोत्साहन देणारे जे दे शब्द काढील ते कानांना सुख देणारे शब्द आता कुठून मला ऐकायला मिळतील भरताला असे बोलून राम पूर्णचंद्रासारख्या सुंदर वदराच्या आपल्या पत्नीकडे वळून शोक व्याकुळ होऊन म्हणाला सीते तुझे सासरे गेले ग लक्ष्मणा तू पितृवहन झालास महाराज स्वर्गाल गेले ही दुःखजनक वार्ता भरताने सांगितली राम असे म्हणाला तेव्हा कीर्तिमान डोळ्यातून झर झर आश्रय लागले काही वेळाने सर्व भ्रात्याने दुःखी रामाचे सांत्वन केले आणि महाराज पित्याची उदक क्रिया कर असे त्याला सांगितले <coughs> आपले सासरी महाराज स्वर्गाला गेले हे ऐकून सीतेच्या डोळ्यात आशीर्वादा आणि तिला प्रिय राम दिसेना सजा पण रामाने रडत असलेल्या जानकीते सांत्वन करून दुःख हंत करणाने दुःखे लक्ष्मणाला तो म्हणाला इंगुदी फळाचे पीठ हा माझे उत्तरीय वर्कल घेऊ नये माझ्या महात्म्यात आताना उदकांजली वाळण्यासाठी मला जायचे सीता पुढे जाऊ तू तिच्याबरोबर मी मागून चालतो काय भयंकर दैवगती आहे ही त्यावेळी नित्य त्यांच्या मागोमाग असणारा जाणता महाबुद्धिमान मृदू आणि धीर सर्वांचा आवडता आणि रामावर अत्यंत निष्ठा असणारा सुमंत्र रामाला शांत करून आणि त्याचा हात धरून त्या राजपुत्रांच्या बरोबर शुभ मंदाकिनीमध्ये उतरला ते यशस्वी राजपुत्र तेथून मोठ्या कष्टाने त्या सदा फुललेल्या वनातून वाहणाऱ्या रम्य मंदाकिनी नदीच्या चांगल्या उतार असलेल्या ठिकाणी गेले आणि जेथे स्वच्छ निर्मळ वेगाने वाहणारा प्रवाह होता तेथे पोहोचून त्यांनी राजाला हे तुम्हाला अर्पण असो असे म्हणून उदकांजली वाहिली रामराजाने आपल्या हाती उंजळ भरून पाणी घेतले आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून रडत रडत म्हणाला हे राजश्रेष्ठा हे शुद्ध जन्म तुम्हाला देत आहे ते तुमचा पितृलोकात वास असताना तेजस्वी रामाने इंगोली फळांचे पीठ मिसळून ते पसरलेल्या गर्भावर ठेवून अत्यंत दुःखार्थ झालेला राम रडत रडत म्हणाला महाराज जे आम्ही खातो तेच आवडीने आपणही खा मनुष्य जे खातो तेच आपल्या देवतांचे अन्न मग त्या नदीच्या तीरावरून परतून त्याच मार्गाने तो नरश्रेष्ठ रम्य शिखर असलेल्या त्या पर्वतावर चढला पर्णकुटेच्या दारापाशी येऊन त्या पृथ्वीने पृथ्वीपतीने आपल्या दोन्ही हाताने भरत लक्ष्मण या दोघा भावाना घट्ट धरले सीता आणि ते चौही भाऊ यांच्या रडण्याचा ध्वनी त्या पर्वतावर सिंहाच्या गर्जनासारखा घुमू लागला ते महाबले पित्याची उदक क्रिया करून रडत असताना त्यांचा घोर घोरध् ओळखून भरताचे सैनिक घाबरले ते म्हणू लागले भरत रामाला निश्चितपणे भेटला असावा काय मृत <coughs> पित्याचा शोक करीत असतानाचा त्यांचा आवाज आहे मग त्यांनी आपली वाहने टाकून दिली आणि त्या आवाजाच्या रोखाने ते सगळे एकच हेतू मनात धरून त्या स्थानाकडे जवळजवळ धावतच निघाले ते नाजूक प्रकृतीचे होते थे फार, फार ते कोणी घोड्यावरून कोणी हत्तीवरून कोणी शोभेन तर रथातून असे आणि कोणी पायानेच निघाले थोड्याच काळापूर्वी सोडून गेलेल्या पण जणू फार काळ झाला असल्याप्रमाणे रामाला पाहण्यासाठी उत्सुक झालेले ते लोक झटपट आश्रमाकडे निघाले सत्वर जाऊन त्या भावांची झालेली भेट पाहावी अशी इच्छा असलेले लोक घोड्यांच्या आणि बैलांच्या टाका आणि रथांच्या चाकांचा वाहनांनी गेले अनेक वाहनाने ती भूमी हजरून गेली आणि आकाशात ढग जमले असता जसा भयंकर आवाज व्हावा तसा आवाज होऊ लागला त्यायोगे हत्तीच्या समयेत असलेले हत्ती जे आपल्या मंद मदगंधाने जिकडे तिकडे सुवास पसरवित होते ते घाबरून दुसऱ्या वनात निघून गेले अरण्यातील डुकरे हरिण सिंह रान रान रेडे रेडे सांबर वाघ वनगाई इत्यादी पशू घाबरून गेले चक्रवा खौंस पाणकोंबडे बगळे कारंडवं तसेच पोपट कोकीळ क्रौंच इत्यादी पक्षी भान जाऊन दशे दिशांकडे उडाले त्या आवाजाने घाबरून गेलेल्या पक्षांनी आकाश गजबजून गेले आणि इकडे भूमीही माणसाने गजबजून गेले दोन्ही एकसारखीच दिसू लागले पुढे गेल्यानंतर लोकांना एकदम तो पुरुष व्याघ्र यशस्वी विशुद्धराम ओट्यावर बसलेला दिसला मंथरेसहित कैकेईचा तिरस्कार करणारा तो जनसमुदाय रामाच्या जवळ जाताच त्या सर्वांच्या मुखावरून अश्रू उभू लागले डोळे भरून आलेल्या अत्यंत दुःखी झालेल्या त्या लोकांना पाहून धर्मज्ञ रामाने त्यांना माता आलिंगन दिले त्याने कित्येक लोकांना आलिंगन दिले तर कित्येकजण त्याच्या पाया पडले मित्र आपतेष्ठ अशा सर्वांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्या राजपुत्राने बसवून त्यांचा सत्कार केला त्या महात्म्यांच्या रडण्याने पृथ्वी आणि आकाश धुमधुमून गेले पर्वतातल्या गुहातून आणि दिशादिशातून तो मृदंग घोषासारखा ध्वनी एकसारखा उठू लागला अयोध्याकांडाचा एकशे तीनावासर्ग समाप्त